पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण अठ्ठेचाळीसावे ब्रिटिश सरकारचे दुटप्पी धोरण गांधीजींच्या नेतृत्वाखाली हरिजन चळवळ चालू होती मंदिर प्रवेशाच्या बाबतीत हरिजनांच्या मार्गातील अडथळे दूर करावेत म्हणून फार मोठा मतप्रचार सुरू होता व मध्यवर्ती कायदेमंडळात एक बिलही आणण्यात आले होते त्यावेळी एक आश्चर्यजनक दृश्य नजरेस पडले काँग्रेसमधील एक प्रमुख फुडारी दिल्ली घरोघर गर खेटे घालून सभासदांनी त्या बिलाला पाठिंबा जावा म्हणून खटपट करीत होते त्यांच्यामार्फत गांधीजींनी एक विनंती पत्रकही खासदारांकडे पाठवले इकडे कायदेभंग सुरुच होता लोक तुरुंगात जातच होते काँग्रेसचा कायदेमंडळावरील बहिष्कारही कायम होता आणि आमचे सर्व खासदार राजीनामा देऊन बाहेर पडलेले होते असेंब्लीत मागे उरलेल्या या शपटाने खाती मिळवली ती संकटकाली काँग्रस्तला विरोध व सरकारला सहकार्य करून वटहुकुमातील लोकविलक्षण कलमांना थोड़़फार चिरस्थायी स्वरुप आणून देऊन दडपशाहीच्या कामे त्यांच्यापैकी बहुसंख्य सभासदांनी सरकारला मदतच केली होती ओटावा कराराचे विषय त्यांनी पचवले दिल्ली सिमला व लंडन येथील बड्या धोंडांबरोबर त्यांनी मजा मारली हिंदुस्थानातील ब्रिटिश राजसत्तेचे पवाडे गायीले आणि सरकारच्या दुटप्पी म्हणून गाजलेल्या धोरणाला यश मिळो म्हणूनही या सद्गृहस्थांनी प्रार्थना केल्या गांधीजींचे विनंतीपत्रक व त्याहीपेक्षा राजगोपालचार्य यांची आटापेट पाहून मी अगदी थक्क झालो कारण राजगोपालचारी काही आठवड्यांपूर्वीच काँग्रेसचे कार्यकर्ते अध्यक्ष होते कायदेभंगाच्या चळवळीवर त्यांचा परिणाम झाला म्हणूनच नव्हे तर नैतिकदृष्ट्याही मला या फार चिड हजारो लोक तुरुंगात असता व चळवळ चालू असता असे खटाटोप गांधीजींनी अथवा इतर कोणत्याही इतर फुडाऱ्यांनी करणे नैतिक अदपपाताचे आणि जवळजवळ विश्वासघाताचे कृत्य आहे असं मला वाटले या प्रश्नाकडे पाहण्याची गांधीजींची दृष्टी वेगळी आहे हेही मी ओळखून होतो सरकारनं या बिलाच्या मार्गात शक्य ते अडथळे उपस्थित केले चाल ढकल केली विरोध चेतवीला व शेवटी स्वतःच विरोध करून त्याला भुईवर लोळविले समाजसुधारणाविषयक बहुतेक ठरावासंबंधी सरकारचे धोरण सामान्यता अशाच प्रकारचे असते धार्मिक बाबतीत ढवढाळवर नको या सबबीवर सामाजिक प्रगतीला सरकार कोलदांडा घालत असते अर्थात आमच्या अनिष्ट चालीरीतींवर स्वतः टीका केल्या व इतरांना तसे करण्यासाठी उत्तेजन दिल्या मात्र सरकार राहत नाही कधी व्हावायचा नाही तो शारदा कायदा कर्म धर्म कर्मधर्मसंयोगाने पास झाला पण कोणत्याही सामाजिक कायद्याची अंमलबजावणी करण्यास सरकार किती नाखुश असते ते या कायद्याच्या इतिहासावरुन लक्षात येईल वट हुकुमांचे राक्षस अर्ध्या रात्रीत ज्या सरकारला निर्माण करता व त्यातील कलमांचा भंग झाला म्हणून ज्या सरकारने लोकांना तुरुंग दाखवला ते सरकार शारदा कायद्याची अंमलबजावणी केली तर कवड़ बंड होईल कोणास ठाऊक अशा भीतीनिजन काही गेले होते, हा कायदा म्हणजे निव्वळ एक बुजगावणे आहे, त्याचा भंग केला तरी सरकार लक्ष देत नाही असे लवकरच कळून आल कायदा समजवून दखाचा अथवा त्यासंबंधी मतप्रचार करण्याचा प्रयत्न सरकारन जरादेखील क्ला नाही खेळ्यातील पुष्कळ लोकांना हा कायदा म्हणजे काय प्रकरण आहे त्याची मुळीसुद्धा माहिती नव्हती समाजातील रूढ असलेल्या अनिष्ट चालींविषयी ही जी सहिष्णुता दाखविण्यात य्ञच कारण सरकारला त्या हव्या आहेत असे नाही राज्य शासनाच्या अथवा धनशोषणाच्या कार्यात त्यांच्यामुळे आडकाठी येत नसल्यामुळे त्या दूर करण्याच्या बाबतीत सरकार फारशी उत्सुकता दाखवीत नाही इतकेच शिवाय अशी एक भीती आहे की सामाजिक सुधारणा हाती घेतली की अनेक गटांची मने दुखोली जाण्याचा संभव असतो राजकीय क्षेत्रात असंतोष पसरलेला आहे तेवढा पुरेसा आहे त्यात आणखी सामाजिक असंतोषाचे इंधन टाकण्याची सरकारची इच्छा नाही तथापि अलीकडच्या काळात समाजसुधारकांच्या दृष्टीने परिस्थिती विशेषच बिकट होत चालली आहे कारण सरकार या अनिष्ट चालीरीतीचे संरक्षक बनना अशी चिन्हे दिसत आहेत राजकीय विरोधाच्या वाढत्या धगीबरोबर सरकार नवे नवे दोस्त शोधून काढत असून कडवे जातीनिष्ठ परागतिक हे सर्व ब्रिटीश सत्तेचे कट्टे प्रस्कर्ते बनले आहेत मुसलमानांच्या जातीय संस्था राजकीय आर्थिक सामाजिक वगैरे सर्वतरेच्या प्रगतीच्या कडव्याविरोधक म्हणून प्रसिद्धच आहेत त्यांच्या तोडीसतोड देणारी अशी हिंदू महासभा आहे पण या मागेमागे पळण्याच्या शर्यतीत सनादनांच्या ती प्रसंगालाही लागणार नाही कारण त्यांच्या ठाई कमालीचा प्रगती प्रगतिविरोध व उतू चाललिली अथवा निदान पक्षी वाचा अशी राजनिष्ठा ही दोन्ही एकवटलिआहे शारदा कायद्याच्या बाबतीत सरकार मुकाट्यानिबसि काहीच कार्यक्रि नाही असे म्हणतात तर काँग्रेस अथवा इतर बिनसरकारी संस्था पुढे का सरसवल्या नाहीत असा प्रश्न ब्रिटिश व इतर परदिय टीकाकार विचारत असतात गिली पंधरा वर्षे व विश्त एकोणीश तीस सालापासून काँग्रस्त ब्रिटिश सरकारबरोबर राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी जिवावरची झुंज खेळण्यात गुंतलि दुसऱ्या संस्थांचनत खरे जिवाळ्याच संबंध येत नाहीत आणि त्यांच्यात खरे सामर्थ्यही नाही ध्रियवादी शीलवान आणि वजनदार अशी माणस काँग्रस्तकड खली जातात पण त्यांच आयुष्य ब्रिटिश सरकारच्या तुरुंगातच खर्च होत जनतेच्या खांद्याची खांदा भिडवण्याची ज्यांना भीती वाटते अशा पाचपन्नास निवडक मंडळींनी जमावे, काहीतरी ठराव पास करावे, या पलीकडे कोणतेही कार्य इतर संस्थांमार्फत होणे शक्य नव्हते शिष्टगृहस्थांना अनुरूप अथवा अखिल भारतीय महिला मंडळाप्रमाणे शिष्टश्रियांना अनुरूप अशा निर्भीळ भारतस्थ एवढ्या संस्था करीत असतात चढाऊ मतप्रसाराचे मार्ग त्यांना कसे जपणार शिवाय दडपशाहीमुळे त्यांचीही मंगात्रे लुळी पडली होती लष्करी कायद्याने क्रांतिकारक चळवळी दडपल्या जातात पण त्यांच्याबरोबर संस्कृती व संस्कृतीशी संबध असणारी इतर कार्यही रसा तळाला पोचतात हे विसरता कामा नय परंतु काँग्रस्त व इतर बिनसरकारी संस्थांना समाजुदानाच कार्य करता येत नाही याच खरेकारण यापक्षा खोल आह राष्ट्रवादाच आमच्या अंगी चांगल मुरल आह त्याचाच आम्हाला ध्यास लागून राहिला असून राजकीय स्वतंत्र प्राप्त होईपर्यंत तो नष्ट होण शक्य दिसत नाही कॅन्सर झालखा माणसाप्रमाण जित राष्ट्राची अवस्था असतर काही सुचतच नाही राष्ट्रीय चळवळीसारखा दुसरा शाप नाही राष्ट्राच्या दडपून टाकलेल्या नैसर्गिक शक्तींचा उद्रेक राष्ट्रीय चळवळींच्याद्वारा होत राहतो पण त्यापासून फार यात होतात राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळवून हा हृद्रोग घटवावा या एकमेव उद्देशाने जित राष्ट्रांची अव्याहत धडपड चालू असल्यामुळे त्यांना इतर जगाच्या बरोबरीने आपली प्रगती करता येत नाही असं बर्नाव शाह म्हणतो ते खरे आहे काही खात्यांचे अधिकार लोकप्रतिनिधींच्या हाती वर्करनी दिलेले असले तरी सध्याच्या स्थितीत फारशी सामाजिक प्रगती करता यावायची नाही असे अनुभवाने सिद्ध झाल आह जमीन धरून बसणाऱ्या स्थितीप्रिय गटांना सरकारचा निरुत्साह नहमी सहाय्यक होत असतो शिवाय सरकारने आतापर्यंत अरेरावी गाजवलेली असल्यामुळे लोकांमधील कर्तृत्वशक्तीसुद्धा वापराच्या अभावी वठून गि बिनसरकारी संस्थांनी मोठमोठ्या संघटना करून कार्य सुरु कल तर सरकारला तपत नाही व त्यांच्या हेतुबद्दल शंका उपस्थित करण्यात येतात कार्यकर्त्यांकडून इतकी खबरदारी बाळगण्यात येत असून देखील हरिजन चळवळीचा व सरकारी अधिकाऱ्यांचा कोचित प्रसंगी खटका उडतोच सर्व देशभर अधिक सावन वापरा असा धडाक्याचा मतप्रचार काँग्रेसने जर उद्या सुरू केला तरी सुद्धा पुष्कळ ठिकाणी सरकारची व काँग्रेसची झुंपल्यापासून राहणार नाही सरकारने समाजसुधारणेची बाब मनावर घेतली तर जनतेचे मत वळवणे फार अवघड आहे असे मला वाटत नाही परंतु परकीय सरकारच्या हेतूविषयी लोक नेहमी असल्यामुळे सरकारला मतपरिवर्तनाचे काम सुद्धा फार मोठ्या प्रमाणात करता येत नाही परकीय सत्ता नष्ट करून आर्थिक गोदा दसाला लावले तर कोणत्याही तडपदार शासन संस्थेला दूरपरिणामी अशा सुधारणा समाजात सहजासहजी घडवून आणता येतील तथापि तुरुंगात समा शारदा कायदा आणि हरिजनजवळ यांचे विचार आमच्या डोक्यात फारसे गोळत नव्हते सत्याग्रह संग्रामाला हरिजनजवळमुळे अडथळा झाला म्हणून तिच्याविषयी थोडी चीड वाटत असे इतकेच एकोणीशे साल सालच्या मे महिन्याच्या प्रारंभी सहा आठवड्यापर्यंत कायदेभंग थांबवण्यात आला नंतर काय होते त्याची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत होतो या युद्धबंदीमुळे रायली सायली सत्याग्रहाची चवळ सुद्धा पार निकालात निघाली कारण राष्ट्रीय चवळ म्हणजे काही विजेचा दिवा नव्हे की हवा तेव्हा तो लावावा आणि नको तेव्हा बंद करावा याच्या अगोदर सुद्धा चळवळीच्या पुढाऱ्यांचा कमकुवतपणा स्पष्ट दिसून आला होता छोट्या छोट्या बैठकी भरत असत पण तत्संबंधी बातम्या पसरत त्या चढाऊ कार्यक्रमाला विघातं कशाच असत काँग्रेसचे कार्यकर्ते अध्यक्ष म्हणून ज्यांची नेमणूक झाली ते मोठे आदरणीय लोक होते पण मोठमोठ्या चळवळीचे त्यांना सेनापती बनवणे हा निव्वळ जुलोम ते शिनल्या भागल्याप्रमाणे दिसत व सर्व अडचणीतून मार्ग काढताना त्यांना महत्प्रयास होत असावेत असा भास होईल अधिकारी मंडळात दिसून येणाऱ्या विरुद्ध थोडासा असंतोष पसरत चालला होता परंतु काँग्रेस बेकायदेशीर असल्यामुळे त्या असंतोषाला व्यक्त स्वरूप आले नाही त्यानंतर गांधीजींचा एकवीस दिवसांचा उपवास सुरु झाला त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले उपवास संपला व त्यांची प्रकृती अगदी मंद गतीने सुधारू लागली युद्धबंदीचा काळ आणखी सहा आठवड्यांनी वाढवण्यात आला असला तरी सरकारच्या चढाईत कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा आलेला नव्हता अंदमानातल्या राजबंद्यांचा अन्न सत्याग्रह सुरू होऊन त्यापैकी एक दोन जण उपवासामुळे मृत्यूमुखीही पडले बाकीचे मरण पथारीवर पडून होते अंदमान अंदमानमध्ये घडत असलेल्या प्रकाराचा ज्यांनी कोणी जाहीर सभातून निषेध केला त्यांनाही सरकारने अटक करून तुरुंगात डांबले आम्ही हाल तर भोगावेच पण निषेधाचा दुसरा कोणताही मार्ग शिल्लक न राहिल्यामुळे उपास करून कैदी मेले तरी आम्ही हो कचू करू नये अशी सरकारची इच्छा होती अंदमानमधील कैद्यांना अधिक माणुसकीनी वागविण्यात याव आणि शक्यतर त्यांना हिंदुस्थानातील तुरुंगात ठेवाव अशा आशयाचे एक पत्रक रवींद्रनाथ टागोर अँड्र्यूज वगैरे लोकांच्या सह्यानिशी एकोणीशे तेतीसच्या सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आल होते त्यातील पुष्कळशा लोकांचा काँग्रेसशी काहीसुद्धा संबंध नव्हता पण या पत्रकासंबंधी हिंदुस्थान सरकारच्या होम मेंबर्सनी तीव्र अपसंती व्यक्त करून कैद्यांबद्दल सहानुभूती दाखवणाऱ्यांवर खूप ताशेरा जाणला पुणे अशा प्रकारची सहानुभूती दाखव्वि हा बंगालमध गुन्हा समजण्यात येऊ लागला अशी माझी समजूत आह युद्धबंदीचा दुसरा सहा आठवड्यांचा हप्ता संपण्याच्या अगोदर गांधीजींनी पुणे मुक्कामी एक खासगी परिषद बोडवल्या वृत्त काढणी आल परिषदसाठी दोन तीनशे लोक जमा झाल होत गांधीजींच्या मसलतीप्रमाणे सामुदायिक सत्याग्रह बंद करून वैयक्तिक सत्याग्रहाला अनुज्ञा द्वि आली व सर्वगुप्त कार्य नियमबाह्य ठरविण्यात आल परिषदेचे निर्णय फारसे उत्साहवर्धक नसले तरी त्यांच्याविरुद्ध माझा विशेष असा कोणताच आक्षेप नव्हता सामुदायिक सत्याग्रह त्या काळी चालू नव्हताच तेव्हा तो बंद केला याचा अर्थ इतकाच की वस्तुस्थितीला मान्यता देण्यात आली मला आश्चर्य व वा विषाद वाटला तो अशा करता की सत्यस्थिती व आमचे उद्दिष्ट यांच्यासंबंधी कसलाच विचार पुणे परिषदेत झालेला आढळणार दोन वर्षाच्या निकालाच्या लढ्यानंतर व दडपशाहीनंतर काँग्रेसचे लोक एकत्र जमले होते मध्यंतरीच्या काळात जगामध्ये व हिंदुस्थानात अनेक घडामोडी झाल्या होत्या आणि शुब्रपत्रिकाही जाहीर झाली होती तुरुंगात असल्यामुळे हो या सर्व गोष्टीसंबंधी आम्हाला सक्तीचे मौन स्वीकारावे लागले असून विरुद्ध पक्षाकडून विपर्यस्त असा प्रकार अव्याहातपणे करण्यात येत असे सरकारचे केवळ दोस्तच नव्हते तर प्रागतिक व इतर लोकही काँग्रेसने आता आपले संपूर्ण स्वराज्याचे ध्येय गुंडावून ठेवले आहे अशी विधाने करीत होते आमचे राजकीय ध्येय खनखणीत शब्दात पुढे मांडून ते विषद करणे व शक्यत त्याला सामाजिक व आर्थिक ध्येयाची पुस्ती जोडणे एवढे तरी काम पुणे परिषदेत व्हावायसावे होते पण त्याऐवजी सामुदायिक व वैयक्तिक सत्याग्रहाचे सापेक्षी गुणावगुण गुन व गुप्त इष्टनिष्ठता यावर सर्व वादविद्यात रंगला सरकारबरोबर व्हावायाच्या समेटाविषयी देखील काही न समजण्यासारखी बोलणी चालू होती भेट मिळावी म्हणून गांधीजींनी व्हाळीसरायला एक तार पाठविली आणि व्हाळीसरायने स्वच्छ नकार दिला गांधीजींकडून पुन्हा एक तार गेली तीच सन्मानपूर्वक संबंधीचा काहीतरी उल्लेख होता सरकार सर्व बाजूंनी राष्ट्राची लांडगेतोड करीत असता व अंदमानातील कैदी उपाशी अडफडत असता हा समेटाचा कांचन रोग कोणाच्या दृष्टीस पडला कोणास ठाऊ काही घडले असले तरी समेटासाठी आपणहून दोन पावले पुढे जावायचे ही गांधीजींची नेहमीची होती म्हणा दडपशाही इतक्या जोरात सुरु होती की एकोणीशे तेहतीस फेब्रुवारीमध्ये माझ्या वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त जाहीर झालखा सभाही पोलिसांनी बंदी केली सभ्ता काँग्रस्तशी काही संबंध नव्हता व सर तजबहादूळ सप्रून सारख्या विख्यात प्रागतिक सभ्चि अध्यक्षस्थान स्वीकारणार होत पुढे आमच्यावर होणाऱ्या बादशाही कृपा प्रसादाची वानगी की काय आम्हाला शुभ्र पत्रिका नजर करण्यात आली होती शुभ्र पत्रिका अशी विलक्षण होती की ती वाचून कोणाचाही राजकीय दम उघडून जावा हिंदुस्तानला भल्या मोठ्या हिंदी संस्थानाचे स्वरूप प्राप्त होणार होते संयुक्त घटनेत संस्थानिकांच्या प्रतिनिधींचे वर्चस्व रहावे अशी योजना केलेली होती परंतु खुद्द संस्थानाविषयी विचाराल त्यांच्या अंतर्गत कारभारात कोणाचे बोटही शिरणार नाही व अनिर्बंध अरेरावी पूर्वीच्याच दिमाखाने चालविता येईल अशी व्यवस्था करून ठेवली होती साम्राज्यशाहीच्या खऱ्या साखदंडाचा म्हणजे राष्ट्रीय कर्जाच्या योगाने लंडन शहराशी आम्हाला कायमचे बांधून टाकण्यात आलिल्ली असून रिझर्व्ह बँकेच्याद्वारा आमच्या चल्लावळीच्या पद्धतीवर बँक ऑफ इंग्लंडची हुकूमत चालू राहणार होती वरिष्ठ वर्गीयांच्या स्वार्थाभोवती तटबंदी उभारण्यात येऊन त्यात नव्या स्वार्थ हिताला वाव करून देण्यात येणार होता आणि या वर्गाच्या हिताची हमी म्हणून देशाचा सगळ्याच्या सगळ्या वसूल गहान लावून दिलेला होता आणि आमचे संधी नोकर त्यांच्या अनिर्बंध कारभाराला बोटाई लावण्यात आलेले नव्हते त्यांनी आम्हाला पडवून स्वराज्याच्या पुढे डप्त्यासाठी लायक बनवावे अशासाठी ही योजना होती प्रांतिक स्वतंत्र मिळणार होते परंतु आमच्या प्रांतामध्ये सुव्यवस्था राहावी म्हणून सदस्य आणि सर्व सत्ताधारी अशा गव्हर्नरांची नेमणूक करून त्या सर्वांच्या डोक्यावर सर्वश्रेष्ठ परमेष्टी सर्वतंत्र स्वतंत्र अशा व्हायसऱ्याची योजना वावायची होती त्यांना हवेत जोडावे हवेत मोडावे वसाज येथील कारभार चालवण्याची ब्रिटिश अधिकारी वर्गाचे कसब इतक्या उत्कट प्रमाणातपूर्वी कधीही आढळून आले नसेल हिटलर व मुसोलिनी यांनाही मत्सर असे अधिकार व्हायसरायच्या हाती एकवटण्यात आले होते हिंदुस्तानचे हातपाय अशात बांधून टाकण्यात आल्यानंतर त्यांच्याभोवती संरक्षण बंधनांचे आणखी काही पाश आवळण्यात आले ते असे की हिंदुस्तानला जरा जरासुद्धा चलनवलन करता येऊ नये मनुष्याच्या बुद्धीला शोधून काढता येतील असे सर्व पाश आम्ही या राज्यघटनेच्या भोवती आवडल आहेत। असे त्याचे वर्णन चेंबरन यांनी केले आहे। आणि या कृपा प्रसादाचा म्हणून आम्हाला जबरदस्त पैसा द्यावा लागल असंही सांगण्यात आलं हिंदुस्तान या दर्द्यातला दरिद्री दक्ष असून त्याच्या पाठीवर आधी असह्य असा बोला लागलेला आहे वगैरे खुर्च्यात समृती उराशी बाळगून आम्ही बसलो होतो आणि स्वातंत्र्य मिळाले की हा बोजा हलका होईल अशी या मला पडत असत पण आता असे कळून आले की हा पाठीवरचा बोजा अधिकच जड होत जाणार अशा प्रकारे हिंदुस्थानचा प्रश्न ब्रिटिश लोकांनी मोठ्या दिलदारपणाने सोडून दाखविला त्यांचे स्तुतीपाठक म्हणू लागले की आमचे राज्यकर्ते किती उदार आहेत पहा साम्राज्यवादी राष्ट्राने आपल्या प्रजाजनांना आपकुशीने असे अधिकार व अशी सुसंधी प्राप्त करून द्यावी या प्रकाराला इतिहासात तोड नाही असा डिंडीव वाजू लागला राज्यघटनेचे दाते व त्यांच्या दातृत्वाकडे पाहून आश्चर्यविमूढ झालेले त्यांचेच आक्षेप यांच्यामध्ये मोठा जंगी वाद इंग्लंडमध्ये उपस्थित झाला तीन मंडलाकार परिषदा हिंदुस्तान व इंग्लंड यांच्या दरम्यान घातलेले हजारो हेलपाटे असंख्य समित्या व असंख्य चर्चा यांचे फळ काय तर ही शुभ्रपत्रिका तथापि इंग्लंडची पर्यटने एवढ्याने संपली असे नाही हिंदी राज्यघटनेचे गुन्हा गुण तपासण्यासाठी पार्लमेंटची जॉईंट सिलेक्ट कमिटी बसणार होती तिच्यापुढे साक्षी देण्यासाठी हिंदी लोकांना पाठवावे असे ठरले दुसऱ्याही इतर समित्या लंडनला भरणार होत्या त्यापैकी एखाद्या तरी समितीचे सभासदत्व आपल्या पत्री पडावे म्हणून झटापटी सुरू झाल्या कारण इंग्लंडपर्यंतचा प्रवास फुकट होऊन साम्राज्याच्या केंद्रस्थानी म्हणजे लंडनमध्ये राहण्याची पर्वणी प्राप्त होणार होती धन्य ते पुरुष शुभ्रपत्रिकेतील विपरीत सूचनांनी घाबरून न जाता समुद्र प्रवासाचे विमान प्रवासाचे आणि विशेषतः लंडनमधील वास्तव्याचे संकट सोसूनही शुभ्रपत्रिकेतील सूचना बदलून घेण्यासाठी तिथे जावायचेच असा त्यांनी निर्धार केला मतानुराधानाची आपल्या अंगी होती नव्हती तेवढी सर्व शक्ती खर्च करण्यासाठी त्यांनी संघ बाधला हे कार्य अशक्य आहे याची जाणीव त्यांना होती व ती त्यांनी बोलूनही दाखविली पण ते कच्च्या गुरुचे चे नव्हते ऐकावेळेस कोणी उरले नाहीतरी बहत्तर पण आपले म्हणणे मांडवती वाच राहू अशी धमक त्यांच्या अंगी होती त्यापैकी एकजण प्रतिसहकार पक्षाचा पुढारी होता सर्व लोक निघून गेल तरी या पठ्ठ्याने पिछा सोडला नाही मुलाखती मागून मुलाखती घेत व जेवणावळी मागून जेवणावळी झोडत लंडनमधील अधिकाऱ्यांना गाठण्याचा तो प्रयत्नात असत आपल्याला कोणते राजकीय फेरबदल हवे तो त्यांना समजावून देत असावा सरतेशेवटी ते गृहस्थ जेव्हा मायभूमीला परत आले तेव्हा आतुर होऊन बसलेल्या जनतेपुढे त्यांनी जाहीरपणे सांगितले की मराठ्यांच्या जगविख्या चिकटीला अनुसरून हातचे काम खाली ठेवायचे नाही अशा निश्चयाने मी लंडनमध्ये शेवटपर्यंत ठिया देऊन बसलो होतो या प्रतिसहकारवादी लोकांना विनोदबद्धी कशी ती मुळी नाही अशी तक्रार माझे वडील करीत असल्याचे मला स्मरते ते विनोदाने काही बोलले की त्याचा भलता सर्थ लावण्यात येईल आणि त्यामुळे अनेक गुटा निर्माण होत मग आपल्या म्हणण्याचे स्पष्टीकरण त्यांना कराव लागिसहकरवाद्यांची समजूत घालावी लागे, लागे। सारास प्रकार। लंडन येथे गेलेल्या, त्या प्रतिसहकरवाद्याचे उद्गार ऐकले आणि माझ्या मनात गतकालांतच नव्हे तर चालू लढ्यात सुद्धा मराठ्यांनी प्रकट केलेल्या तेजस्वी आणि लढाऊ वीरवृत्तीचे विचार येऊन मोडपण वाकणार नाही अशा बाण्याच्या महान व अदम्य अशा टिळकांचीही मला आठवण झाली शुभ्र पत्रिका सर्वस्वी नापसंत होती त्यांना तरी दररोज सुरू असलेली दडपशाही आवडत होती थोडीच क्वचित ते दडपशाहीच्या विरुद्ध सुद्धा बोलत पण त्याचवेळी काँग्रेस व काँग्रेसचे हरेक प्रकारचे कार्य यांचाही निषेध आपण करीत आहोत असे स्पष्ट शब्दात सांगत असत काही प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांना सरकारने सोडून द्यावे असेही ते त्यांच्या ओळखीच्या मंडळींची तेवढी त्यांना आठवण होईल शांतता भंगाची भीती आता राहिलेली नसल्यामुळे अमक्यात अमक्या व्यक्तीला मुक्त करण्यात यावे हा प्रागतिक अथवा प्रतिसहकारवादी यांचा ठराविक मुद्दा असावा याचा बरे कोणी गैरशिस्त वर्तन केले तर त्याला पुन्हा पकडण्याचा सरकारला अधिकार आहेच मग सरकारचे करणे अधिक समर्थनीय ठरेल वर्किंग कमिटीच्या काही सवसना सोडून देण्यात यावे अशी मागणी इंग्लंडमधील काही लोकांनी करून आपला चांगूलपणा आम्हाला पटवून दिला आम्ही तुरुंगात असता आमच्याविषयी आस्था वाळगणाऱ्या या लोकांविषयी आम्हाला कृतज्ञता का बरे वाटणार नाही ना। पण या सन्मित्राच्या तावडीतून आमची जुटका होईल तर बरे असाही विचार मनात डोकवल्याशिवाय राहत नसे त्यांच्या सद्हेतूबद्दल शंकाच नव्हती पण ब्रिटिश सरकारच्या विचारसरणीचा त्यांनी संपूर्णतया अंगीकार केलेला असल्यामुळे त्यांच्या आमच्यात फार मोठे अंतर पडले होते हिंदुस्थानात सुरु असलेल्या बऱ्याच गोष्टी प्रागतिकांना पसंत नव्हत्या त्यांच्या अंतकणाला विशाल वाटे पण ते तरी काय करणार सरकारविरुद्ध चढायचा सर प्रतिकार करावा असा विचार त्यांच्या डोक्यात कधीच येणे शक्य नव्हते आपल्या गटांचे स्वतंत्र अस्तित्व सुरक्षित राखण्यासाठी त्यांना जनतेपासून व चळवळ्या लोकांपासून आणखी चार हात लांबस रावे लागले त्यामुळे ते सरकारच्या इतके जवळ जाऊन खेटले की खगोलशास्त्राच्या भाषेत बोलावेचे तर सरकार व प्रागतिक यांचे पिधान झाले आणि सरकार व प्रागतिक यांच्यातील भेदच उमगेना संख्येने अत्यल्प आणि जनतेतील प्रतिष्ठा पाहावी शून्य अशा प्रागतिकांची स्थिती असल्यामुळे त्यांच्या आगेमागे होण्याने सामुदायिक चळवळीत चढउतार होण्याचा काही संभव नव्हता पण प्रागतिकात अशा काही सुविख्यात व्यक्ती होत्या की ज्यांच्याबद्दल आदर वाटत असे या व्यक्तींनी व सर्वसामान्यतः प्रागतिक व प्रतीक सहकार पक्षांनी आणीबाणीच्या प्रसंगी सरकारी धोरणाला नैतिक पाठिंबा देऊन ब्रिटिश राजकर्त्यांची बहुमोल चाकरी बजावली प्रागतिकांकडून कडकडून विरोध न झाल्यामुळे आणि क्वचित प्रसंगी सरकारी दडपशाहीला त्यांच्याकडून संमती वेळ मान्यता मिळत गेल्यामुळे सरकारच्या दडपशाहीला व स्वयरपणाला अवसान झडले भयंकर व अभूतपूर्व अशा त्या दडपशाहीच्या काळात स्वतःच्या कृत्यांचे समर्थन करना, सरकारची फेफे उडत असता सरकारला प्रागतिकांचा व प्रतिसागारवाद्यांचा सा नैतिक पाठिंबा अशा प्रकारे मिळत गेला शुभ्रपत्रिका वाईट आहे काळीकुट्ट आहे वगैरे उद्गार प्रागतिक काढले पण पुढे काय कलकत्ता इथं एकोणीशे तेतीसच्या एप्रिलमध्ये प्रागतिक परिषद भरली असता प्रागतिकांचे मेरुमणी श्री श्रीनिवास शास्त्री यांनी असा युक्तिवाद लढवला की घटनाविषयक फेरफार कितीही असमाधानकारक असले तरी आपण ते राबवलेच पाहिजेत काठावर राहून वाट्या पाण्याकडे पाहत बसण्याची ही वेळ नाही जे मिळेल ते स्वीकारावे व ते राबवता येते की नाही ते पाहावे एवढीच त्यांची कार्याची कल्पना असावी त्यांच्या मते याहून निराळा मार्ग म्हणजे काहीच न करता स्वस्तमच नये नंतर ते म्हणाले आपणाजवळ शहानपणा अनुभव नेमस्तवृत्ती मताराधनेची शक्ती थोर प्रतिष्ठा व खरे वक्तृत्व हुंजण असतील तर तपूर्णतया प्रकट करण्याची हीच वेळ आह शास्त्रांच्या उपरोक्त रसाळ वर्तृत्वाची तारीफ ओजस्वी वाणी या शब्दात कलकत्त्याच्या स्टन कली होती श्रीशास्त्रांच वक्तृत्व नहमीच रसाळ असत वचक शब्दांचे व आपल्याच स्वरमाधुऱ्याच एखाद्या वक्त्याप्रमाण त्यांनाही व्यवस्थित उत्साहाच्या भरात ते वाहवत जातात आणि शब्दांची जी जादूते निर्माण करतात तिच्या योगानी दुसऱ्याची व त्यांची स्वतःचीही नजरबंदी होत त्यांचे कलकत्त्याचे भाषण बारकाईन पाहण्यासारखे आहा त्यावी सत्याग्रह सुरू होता शास्त्रांच्या भाषणातील दोन मुद्दे माझ्या दृष्टीनं ध्यानात ठोगे आह पहिला मुद्दा असा की काहीही झाले आपला कितीही आप अपमान झाला आपण कितीही चिरडलो गेलो आपली कितीही बवरू आणि पिवणूक झाली तरी ब्रिटिश सरकारपुढे आपण मान तुकवलीच पाहिजे एकदा किडा सुद्धा कातवताना म्हणजे उलटून जाण्याचा प्रयत्न करील पण शास्त्रांचे अनुयायीत्व पत्करल्यास हिंदी माणूस प्रतिकार करण्यास झजावेल म्हणजे काय गोष्ट आह त्यांच्या दृष्टीला दुसरा मार्ग दिसत नाही ब्रिटिश सरकारचे हुकूम स्वीकारणे व ते पाळणे हाच त्यांचा धर्म विद्यार्थ्यांनी आमच्या ललाटी हेच लिहिलेले आहे तेव्हा त्यांच्यापुढे इच्छा असो वा नसो मस्तक नम्र केलेच पाहिजे बरे परिस्थितीची पक्की रूपरेषा समजून घेऊन ते सल्ला देत होते असेही नाही घटना अजून तयार व्हायची होती शुभ्र पत्रिकेतील सूचना अनिष्ट आहेत खऱ्या पण त्यांनाच कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले तर परिस्थितीचा विचार करता आपण तसला कायदा सुद्धा राबवून घेतला पाहिजे असे शास्त्रांनी सांगितले असते तर त्यांची विधाने चांगली वाईट कशी असोत ती अप्रासंगिक तरी ठरली नसती पण शास्त्री चार पावले पुढे गेले, आणि आगामी कायदा कितीही असाधान असला तरी तो राबावा असाच सल्लामी देईल असं तिणाले ब्रिटिश सरकारच्या हाती राष्ट्राच्या अत्यंत जिवाळ्याच्या प्रश्नांच्या बाबतीत कोरी हुंडी द्यावाच ते तयार होते असा याचा अर्थ आहे भविष्यकाळी घडणाऱ्या अज्ञात गोष्टीविषयी कोणत्याही व्यक्तीला गटाला अगर पक्षाला अशा रीतीने आधी कसे होता येते याचे मला गुडच पडले आहे अर्थात कोणतीच नैतिक अथवा राजकीय दिशाने नसतील व राज्यकर्ते म्हणतील ती पूर्व दिशा हेच सनातन धोरण ठरलेले असेल तर मात्र गोष्ट निरावी दुसरा मुद्दा केवळ डावपेजांचा होता शुभ्र पत्रिकेवर अद्याप बरीच संस्करणे व्हावायची होती अर्थात पत्रिकेत, जे फेरबदल होणार ते ब्रिटिश सरकार व पार्लमेंट यांच्यावर निरनिराळ्या नी गटांकडून जसे दडपण आणण्यात येईल तज्ञरुप होत जाणार होत रस्ती खेचीत हिंदी प्रागतिकांच पाठबळ बा, आपल्या बाजूला मिळवण्यासाठी सरकारने शुभ्रपत्रिक कडकपणा कदाचित जरा सौम्य कला असता निदानपक्षपत्रिक सूचना छाटछाट तरी होऊ दिली नसती पण शास्त्रांच्या भाषणामुळे प्रागतिकांना प्रसन्न करून घेण्याच कारणच उरल नाही सरकारला कळून चुकल त्यांची मने वळविण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता हे ठरुन ग्लि की गचांडी मारून बाहेर काढली तरी ते तिंदुस्त्रीप्रमाणे सरकारशी निष्ठनिस वागणार प्रागतिकांच्या दृष्टीनं सुद्धा शास्त्रांच्या कलकत्ता येथील भाषणातील धोरण साप चुकीच त्या पक्षाच्या राजकारणाची त्यामुळे हानी झाली अस मला वाटत शास्त्रांच्या भाषणाच अथवा प्रागतिकांच्या परिषदि मला फार महत्व वाटत म्हणून या विषयी मी इतकी चर्चा कली असे नसून प्रागतिक धोरण व अंतकरण यासंबंधी मला जिज्ञासा वाटत असून ही चर्चा करावी लागली तसे ते मोठे आदरणीय व कर्तृत्ववान लोक आहेत पण ते असे का वागतात त्याचा उलगडा मला काही केल्या होत नाही तुरुंगात असताना शास्त्रांचे दुसरे एक भाषण वाचूनही मला फार आश्चर्य वाटले एकोणीशे तहतीसच्या जूनमध्य भारत सर्वक समाजापुढे त्यांनी भाषण कल ब्रिटिश सत्ता हिंदुस्थानातून एकाएकी काढून घेण्यात आली तर वैमनस्य छळ पक्षोपक्षांनी परस्परवली दडपशाही वगैरेचा हिंदी राजकारणात सुरसुळाट होईल अशी भीती त्यांनी व्यक्त कली उलट परमत सहिष्णुता हा ब्रिटिश राजकारणाचा नित्य गुण झालेला असल्यामुळे ब्रिटिशांशी सहकार्य करून हिंदुस्थानी आपला भावी प्रश्न सोडवला तर येथेही सहिष्णुतेचे वातावरण कायम राहण्याचा बराच संभव आहे वगैरे वगैरे तुरुंगात असल्यामुळे स्टेशमनमध्ये आलेल्या शास्त्रांच्या भाषणाचा गोषवारा आजारादाखल घेऊनच मी हे लिहित आहे स्टेशमन म्हणतो किती सुंदर विचारसरणी आहे ही डॉक्टर मुंजेसुद्धा हल्ली याच अर्थाने बोलत असतात रशिया जर्मन व इटली येथे चाललेल्या दडपशाहीच्या अमानुष पाशवी अत्याचारांचा उल्लेख शास्त्रांनी तदनंतर कल्च स्टमधे नमूद करण्यात आले आह ब्रिटन व हिंदुस्तान यांच्यासंबंधीचा श्रीशास्त्रांचा दृष्टिकोन व कट्टर ब्रिटिश हुजूर पक्षाचा दृष्टिकोन यांच्यामधील विलक्षण साम्य हे भाषण वाचतात माझ्या लक्षात आल दोघांमध्य तपशिलात अर्थातच फरक होता पण दोघांच्या विचारसरणी मूलता एकरूपच दिसल्या विन्स्टन चर्चिल यांच्या तोंडी श्रीशास्त्रांचे शब्द कसे शोभून दिसले असतरी स्त्रीशास्त्रांची गणना जहाल प्रागतिकात होत असून प्रागतिकांचे सर्वात अधिक कर्तृत्ववान पुढारी असा त्यांचा नावलौकिक आहे स्त्रीशास्त्रांनी केलेल्या इतिहासाचा व विशेषतः ब्रिटन हिंदुस्थानच्या इतिहासाचा उलगडा मला मान्य होण्यासारखा नाही आणि इंग्रजांव्यतिरिक्त कोणत्याही परराष्ट्रीय व्यक्तीला तो मान्य होईल असंही वाटत नाही इतकेच काय पण प्रगतीपर अशा पुष्क इंग्रजांचाही स्त्रीशास्त्रांशी मतभेद होण्याचा संभव आहे ब्रिटिश अधिकारी वर्गाचा रंगीत चष्मा स्वतःच्या डोळ्यावर चढविण्याची मोठी नामी खोड स्त्री शास्त्रांना लागलेली आहा त्यांच्या भाषणापूर्वी सतत अठरा महिन्यापर्यंत हिंदुस्थानात जो धिंगाणा सुरू होता त्याच्या नामोर्चेला सुद्धा त्यांच्या भाषणात झाला नाही ही ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट आहे रशिया जर्मनी आणि इटली इतका लांब वळसा मारून ते आले पण हिंदुस्थानात काय जळते आहे ते त्यांना दिसेना सरहद्द प्रांतातील व बंगालमधील धुमाकू त्यांच्या काणी कदाचित नसेल कारण बातम्यांवरील सरकारी नियंत्रणामुळे तेथील प्रसंगांना वाचा फुटणे कठीण झाले होते पण बलिष्ठ प्रतिपक्षाशी हिंदी जनताजी जीवावरची लढाई खेळत होती देशाला ज्या हालापेष्टा सहन कराव्या लागत होत्या त्याही श्री शास्त्रांना दिसून आहेत म्हणजे काय पोलिसांची दंडुकेशाही वट हुकुमांची अरेरावी अन्न सत्याग्रह तुरुंगातील हालापेष्टा यांची काहीच माहिती नव्हती काय ज्या सहिष्णुतेबद्दल स्वातंत्र्याबद्दल त्यांनी ब्रिटिशांचे पोवाडे गायले ती सहिष्णुता व ते स्वातंत्र्य त्याच ब्रिटिशांनी हिंदुस्थानात पायांदी तुडविले याची खबर श्रीशास्त्रांपर्यंत पोचली नाही का काँग्रेसचे त्यांचे एकमत असेल अगर नसेल तो प्रश्न अलाहिदा काँग्रेसच्या धोरणावर टीका करण्याचा तिचा निषेध करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार होता पण हिंदीगृहस्त म्हणून स्वातंत्र्याचा एक भक्त म्हणून संवेदनाक्षम मानव म्हणून त्यांच्या मनात आपल्या देशबांधवांनी व भगिनी दाखविलेल्या अपूर्व धैर्याविषयी व त्यागाविषयी कोणते विचार येत होते हिंदुस्तानच्या हृदयावर ब्रिटिश सरकारच्या कुराडीचे घाव पडत असताना त्यांना दुःख यातनामुळे सुद्धा वाटल्या नाहीत ना उद्दाम साम्राज्यशाहीच्या आधी भौतिक सामर्थ्यापुढे शीर झुकविण्याचे हजारो लोकांनी नाकारले देह वरडला गेला घरदार मोडून पडले आप्तसोकियांना हालापेट्या सहन करावे लागल्या तरी बेहत्तर पण रुमालाने हात बांधून उभे राहणार नाही मन कोणाला विकणार नाही असा निर्धार दाखवला या दृश्याचा काळीमात्र परिणाम श्री शास्त्रांच्या अंतकरणावर झाला नाही काय तुरुंगात व तुरुंगाबाहेर तुरुंगा आम्ही धीमेपणा दाखवला सस्मित मुद्रेने आणि हसऱ्या तोंडाने आम्ही वागलो सवरलो पण पुष्कळ वळा ओटांवर स्मित दिसत असलरी आमच्या डोळ्यात आसवे दाटलिली असत आणि तोंडावर हास्याच्या लहरी खेळत असल्या तरी आत दुःखाचे कळ येत असत व्हेरियर एल्विन नावाच्या एका उमद्या व उदारमनस्क इंग्रजाने आपल्या त्या काळातील विचार पुढील प्रमाणे मांडलेले आह एकोणीशे तीस संबंधितो म्हणतो सर्व राष्ट्राच्या राष्ट्र आपले गुलामी वृत्तीचे पास झुगारून देऊन निर्भय निश्चयाच्या खऱ्या उच्च पदावर आरूढ होत असतानाच दृश्य खरोखर उदात्त होते। लढा चालू असता स्त्री शास्त्रांसारख्या कर्तबगार व भावनानुकूल माणसाच्या मनात आपल्या अशा देशबांधवांविषयी अशासारखे विचार येत नसतील हे संभवनीय वाटत नाही सर्व प्रकारच्या नागरिक स्वातंत्र्याची व सार्वजनिक कार्याची गळचेपी केल्याबद्दल त सरकारची हजेरी घेतील अशीच कोणतीही अपेक्षा केली असती त ते त्यांच सहकारी बंगाल व सरहद प्रांतासारख्या संकटग्रस्त प्रांतांना भेटी देतील अशीही आशा वाटत होती अर्थात काँग्रेसला अथवा कायदेभंगाला सहाय्यक करण्यासाठी नवे, तर सरकारी दंडेलीची हकीगत उजड्यात आणून तिला आळा घालता यावा यासाठी स्वतःला स्वातंत्र्याचे व नागरिक हक्कांचे कैवारी म्हणणारे इतर देशांमधील लोक नेहमी अशी कामे करताना आढळून पण असे काही करण्याऐवजी हिंदी स्त्री पुरुषांच्या पाठीवर नालबंद टापा व नेहमीच्या स्वातंत्र्याला जमिनी तुडवून टाकणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लिलांना अटकाव करण्याचे सोडून निदान काय प्रकार चालले आहेत ते पाहण्याची तसदीही न घेता ब्रिटिशांना त्यांच्या स्वातंत्र्यप्रियतेबद्दल व सहिष्णुतेबद्दल एक प्रशस्तीपत्र देऊन श्रीशास्त्री पार मोकळे झाले आणि हे केव्हा तर ब्रिटिशांचे हे गुण हिंदुस्थानात औषधालाही दिसून येत नव्हते अशावेळी सरकारच्या पाठीशी अशा प्रकारे आपले नैतिक पाटबळ उभे करून दडपशाहीच्या कृत्यांना त्यांनी उत्तजन मात्र दिले श्रीशास्त्रांची तशी इच्छा नसेल आपल्या कृत्याचे परिणाम काय होतील याची कल्पनाही त्यांना आली नसेल याबद्दल मला अनुमात्र शंका नाही पण त्यांच्या भाषणाचा परिणाम खासज असा झाला असणार त्यांच्याकडून असा विचार व आचार का घडला आपल्या देशबांधवांशी व आधुनिक विचारांशी प्रागतिकांनी मुळीच संबंध ठेवलेला नाही या उत्तराव्यतिरिक्त दुसरे समाधानकारक उत्तर वरील प्रश्नाला देता यावायचे नाही त्यांच्या भाषणात येणाऱ्या पुराण पुस्तकांचा धोरळा डोळ्यात उडाल्यामुळे भोवती पसरलेले हिंदी जगत त्यांना दिसेनसे झाले आहे एक प्रकारच्या आत्मानंद ते गुंतलेले असतात आम्ही तुरुंगात पडलो आणि आमची शरीरे गजांच्या आत डांबली गेली पण आमच्या मनाचा स्वयंसंचार थांबला नाही की आमची हिम्मत खसलेली नाही पण प्रागतिकांनी स्वतःच आपल्या मनाचे कैदखाणे बनविले होते त्यात ते चक्रावर चक्रा मारत पण तेथून त्यांची सुटका होत नसे प्रागतिक म्हणजे सद्यस्थितीचे पुजारी असा प्रकार झाला आहे पण या गतिमान जगात सद्यस्थिती बदलत असते आणि तसा बदल झाला की मग सुकानू व हुकायंत्र जवळ नसलेल्या सारंगाप्रमाणे त्यांची स्थिती होते मनाने व शरीराने ते दुर्बल बनतात व त्यांची ध्येय व नैतिक कल्पनाही अस्तंगत होतात आपण ऊन पुढे सरकावे नाहीतर पुढे रेटले जावे एवढा एकच विकल्प मनुष्याच्या हाती आहे या चरसृष्टीत अचार राहणे शक्य नाही बहुताली वादळांची घनचक्कर मारलेली पाहून या जडभरत प्रागतिकांची गाळण उडाली त्यांचे दुबळे शरीर पुढे सरेनं महासागरावर ते हिलकावे खात होते गवतकाडी कुठे दिसली की तिला मिठी मारण्याचा प्रयत्न ते करीत असत शंकेने व अनिश्चयाने ग्रस्त झालेले हे प्रागतिक हिंदी राजकारणाच्या रंगभूमीवर अतिरिक्त विचारांची सुटकी मुद्रा धारण करून वावरणाऱ्या हॅमलेटप्रमाणे वाहतात काळाची चक्रे उलटी फिरती काय अनर्थ सुलटी फिरण्यासाठी झटणे आम्ही व्यर्थ कायद्याभंगाच्या पडत्या सर्वंट ऑफ इंडिया नावाच्या एका प्रागतिक साप्ताहिकाने काँग्रेसवाल्यांवर अशी टीका केली की तुरंगात जाण्यासाठी हे आतू झालेले असतात व तुरुंगात गेले की मग त्यांना बाहेर येण्याची घाई होती या साप्ताहिकांनी चिडून असे उद्गार काढले की काँग्रेसपाशी कार्यक्रम असा काय तो एवढाच आहे या एवजी इंग्लिश प्रधानमंडळाकडे शिष्टमंडळ पाठवावी अथवा इंग्लंडमधील प्रधानमंडळ बदलावे म्हणून अनुष्ठान मांडावे असा मार्ग संपादकांच्या मनात सुचवावयाचा असावा ही गोष्ट खरी की वटहुहुंग वगैरे जुलमी कायद्यांचा भंग करणे हेच काँग्रेसचे त्यावेळेचे धोरण होते त्यासाठी अर्थातच लोकांना तुरुंगात जावे लागे काँग्रस्त व देशातील जनता बराच काळ चाललिया लढ्यानंतर थकून गेली असल्यामुळे सरकारवर पुरस् दडपण आण शक्य झाले नाही परंतु व्यवहाराच्या व निधीच्या दृष्टीन प्रतिकार करण आवश्यकच होत अगदी नागवी दडपशाही सरकारला सुद्धा सहजासहजी परवडण्यासारखी नसत तिच्यामुळे आपल्या सत्तेचा पाया खिळखिळा होतो हि सरकारला ठाऊक आह दडपशाहीमुळे राजसत्त्या खऱ्या स्वरुपाची जनतला व जगाला दर्शन होत म्हणून पोलादी वाघ नख मखमली हातमोज्यात दडवत्या आली तर तत्यांना हव असतात ही सरकारी नीती असल्यामुळे दडपशाहीचा प्रतिकार फुटकच रुपात झाला तरी त्यापासून बहुमोल कामगिरी होते ती अशी की जनतेचे सामर्थ्य वाढून सरकारच्या नैतिक बळाला खंती लागते कायदेभंगाचे नैतिकदृष्ट्या तर याहीपेक्षा अधिक महत्व आहे थोरोचे एक प्रसिद्ध वचन आहे की ज्यावेळी लोकांना अन्याय तुरुंगात डांबून ठेवण्यात येत असेल त्यावेळी न्यायप्रिय स्त्रीपुरुषांनी तुरुंग हेच आपले घर असे मांडले पाहिजे हा उपदेश प्रागतिकांना कदाचित पटणार नाही परंतु सरकारकडून एकसारखी दडपशाही होत असता व आमचा अपमान व पिळवणूक चालली असता खरे नीतीयुक्त जीवन अनुसरणे शक्य होणार नाही असे आमच्यापैकी पुष्कळजनांचे मत आहे स्वतःच्या देशात आम्ही गुन्हेगार ठरलो आहोत आमच्यावर नेहमी पाळत ठेवण्यात येत असून सर्वव्यापी अशा राजद्रोहाच्या कायद्याचा भंग होतो की काय हे पाण्यासाठी आमच्या तोंडून बाहेर पडणारा शब्द आणि शब्द टिपून घेण्यात येत असतो आमची पत्रे फोडण्यात येतात सरकारी निर्बंध अथवा तुरुंगवास यांची कृष्णछाया आमच्या मार्गावर सदोधित पडलेली असते तेव्हा राजसत्तेपुढे लाचार बनून राहाव मानसिक अधोगती खुशाल होऊ देवी सत्याचा अपलाप करावा व स्वतःला अदम वाटणाऱ्या कृत्यांना मदत करून आपल्या नैतिक कल्पनेला भोगदासी बनवावी किंवा परिणामाची कदर न बाळगता विरोधाला तयार व्हाव दोनच मार्ग आम्हाला दिसत आहेत तुरुंगात जाणे अथवा स्वतःवर हा ओढवून घेण कोणालाच आवडत नाही परंतु पहिला मार्ग पत्करण्यापेक्षा तुरुंगाची वाट बरी असे आम्हाला वाटते वडनाड शॉ न की आपण नीच नीचकृत्य असे समजतो ती पार पाडण्याच्या कामी स्वार्थी लोकांकडून आपला उपयोग केला जावा ही आयुष्यातील अधोगतीची परमावधी होय तिच्याशी तुलना करून पाहता इतर सर्व दुःखे म्हणजे दैवाच्या लिला आहेत आयुष्यातील मानवप्राप्त घटना आहेत असे म्हणता येईल परंतु अशी अधोगती म्हणजे मात्र प्रत्यक्ष यमयातना गुलामगिरी अथवा इहलोकीचा नरकवास होय